करुणा देवी प्रकरण तेरावे समारोप वाचक विद्या विद्यापाटील शिरीष सासूबाई व मामजी यांच्या समाजावर फुले व्हायला केव्हा हे माने विचारले प्रेमानंदानेही बोलावले आहे जन्मभूमीला विसरू नकोस असा त्याचा संदेश आहे करुणा म्हणाली करुणे मी जननीलाही विसरलो व जन्मभूमीलाही विसरलो मी महान पातकी आहे शिरीष दुःखाने म्हणाला परंतु करुणेची पुण्याही आपला उद्धार करेल करुणा निराळी आहे आपल्या तिघांच्या पाप पुण्याचा जमा खर्च एक करू चालेल ना करू हेमा म्हणाली हो चालेल तिघांच्या जीवनाचे प्रवाह एकत्र दे। त्रिवेणी संगम हो दे। सर्वात पवित्र संगम शिरीष कधी जायचे घरी राजाला विचारी मग निघू एके दिवशी राजाला शिरीषने आपल्या अंबर जाण्याची परवानगी विचारली राजाने आनंदाने दिली राजा यशोधर आणखी म्हणाला शिरीष तुमच्या आई बापांच्या त्या समाध्या आहेत त्यांच्याजवळ एक प्रचंड स्तंभ उभारला जावा असे मला वाटते तुम्ही तशी व्यवस्था करा त्या स्तंभावर करुणेची कथा खोदवा राजाची आज्ञा घेऊन शिरीष घरी आला आणि थोड्याच दिवसांनी हेमा व करुणा यांना संगे घेऊन तो आपल्या जन्मभूमीला अंबरला आला सारा गाव त्यांच्या स्वागतार्थ सामोरा आला होता ध्वजा पताका तोरणे यांनी सर्व गाव श्रंगारण्यात आला होता प्रेमानंदाने तिघांच्या गळ्यात हार घातले मंगल वाद्ये वाजत होती मिरवणूक निघाली कितीतरी वर्षांनी शिरीष आपल्या जुन्या घरी आला लोक आता आपापल्या घरी गेले शिरीषने प्रेमानंदाला मिठी मारली शिरीष किती वर्षांनी भेटलास परंतु तू माझ्या हृदयात होतास जेवताना एक घास तुझ्या नावाने मी घेत असे शिरीषने हेमाला मळा बाग सारे दाखविले आणि तिघे पूजा पात्रे हाती घेऊन समाध्यांच्या दर्शनार्थ गेली शिरीषने साष्टांग नमस्कार घातला तो रडत होता भूमातेवर अश्रूंचा अभिषेक झाला तो उठे ना तसाच दंडवत पडून राहिला शिरीष उठ आता अश्रुंनी खळखळ धुवून जाते उट राजा करुणा म्हणाली हेमाने त्याला उठविले तिघे हात जोडून उभी होती शिरीष म्हणाला आई बाबा क्षमा करा हो क्षमा आकाशवाणी झाली तिघे परत आली शिरीषने गावाला मिष्टानाचे भोजन दिले त्याने कोणाला ददाक ठेवली नाही कोणाला घर बांधून दिले कोणाला जमीन दिली कोणाचे कर्ज फेडले माझ्या जन्मभूमीत कोणी दुखी नको तो मनाला, बरेच दिवस संसार करून ती तिघे मरण पावली देवाकडे गेली कितीतरी दिवस त्यांच्या कथा लोक सांगत असत आणि करुणेचा महिमा तत्या प्रांतात अद्याप सांगतात ते मुक्तापूर आज नाही ते अंबरगाव आज नाही त्या समाध्या आज नाही तो उंच स्तंभ आज तेथे नाही तरीही करुणा देवीची गाणी त्या प्रांतात अजून म्हटली जातात भिकारी म्हणतात बाया माणसे ऐकतात मुले मुली ऐकतात आई खरेस का ग अशी करुणादेवी झाली मुले मग विचारतात तर का खोटे आहे गाणी खरेस हो अशी करुणादेवी झाली तिला मनात प्रणाम करा हो असे आई सांगते समाप्त